कवी कवन्नम कवन्नम नेहमी आपल्या स्वभावाचा जगात हरवलेला असायचा तासन तास तो खिडकीतून बाहेर बघत बसायचा तू काय करतो आहेस असं कोणी विचारले तर तो म्हणायचा मी कविता करतोय मुन्नाला लागली भूक त्यानं खाल्ला ऊस पाने उडतात फडफडफड विजा चमकतात कडकडकड असा तो शब्दांशी खेळत कविता करत बसायचा त्याचे मित्र त्याची नेहमी चेष्टा करायचे अरे बघा बघा कविराज कवन्नम येतोहेत एक दिवस तो आपल्या आजीच्या गावाला जायला निघाला रस्त्यात सगळीकडे छान छान झाडे फुले पक्षी दिसत होते ते सगळे पाहत पाहात तो आपल्याच नादात जात होता खिशातले चणेफुटाणे खात खात तो आजूबाजूची मजा बघत चालत होता समोर त्याला दिसलं एक तांड्याचं झाड ते पाहून तो लगेच गाऊ लागला लांब दोन पाय त्याचे उभे आहेत खांबा सारखे थोडे पुढे गेल्यावर त्याला दिसलं एक घुबड तो परत गाऊ लागला घुबड डोळे असं फिरवतय जणू त्याला सगळंच दिसतंय कवन्नम आता खुशीत येऊन जोर जोरात गातच पुढे निघत थोड्या अंतरावर एक कुत्रा माती उकरत होता कवन्नमला अगोदर तो कोल्हा आहे असंच वाटले तो परत गाऊ लागला हा का असा खड्डा खोदतोय त्यात असं लपवलंय काय कवन्नम आपल्या कवितेबरोबर फारच खुश झाला लांब दोन पाय त्याचे उभे आहेत खांबा सारखे घुबड डोळे असं फिरवतंय जणू त्याला सगळंच दिसतंय हा का असा खड्डा खोदतोय त्यात असं लपवलंय काय असं गात तो आपल्या आजीच्या घरी पोचला तोपर्यंत चांगला अंधार पडला होता अरे पण हे काय आजीच्या घरात तर कुलूप होते त्याची फारच निराशा झाली जवळच एक पडके घर होते त्याच्या बाहेरच्या ओटीवर कवन्नमला झोप लागली अर्ध्या रात्री कसला तरी आवाज आला आणि तो एकदम दचकून जागा झाला त्यानं हळूच खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्याला दोन लांब पाय दिसले अर्धवट झोपेत त्याला ते तांड्याच्या झाडासारखेच दिसले म्हणून तो गाऊ लागला लांब दोन पाय त्याचे उभे आहेत खांबासारखे हे गाणं ऐकून चोर दचकला आणि चारी बाजूला नजर फिरून कोणी दिसतंय का ते पाहू लागला ते पाहून कवन्नमला वाटले घुबड डोळे असं फिरवतंय जणू त्याला सगळंच दिसतंय कुणीतरी येतंय वाटतं मग आपला चोरीचा माल लपवून ठेवायला हवा असा विचार करून चोर एक खड्डा खोदायला लागला आता कवन्नम गाऊ लागला हा का असा खड्डा खोदतोय त्यात असं लपवलंय काय आता तर चोर चांगलाच दचकला सगळं सामान तिथेच टाकून पडायला लागला चोर चोर असं कवन्नम ओरडायला लागला ते ऐकून आजूबाजूचे लोक पळत आले आणि त्यांनी चोराला पकडलं लोकांनी कवन्नमचं खूप कौतुक केलं त्या दिवसापासून सगळे लोक कवी कवन्नमची गाणी आनंदानं गाऊ लागले